वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग त्रेचाळीसावा तेथे राजा बसला असता नाना प्रकारच्या कथा सांगण्यात कुशल असलेले आणि हास्यविनाद करणारे त्याच्या आजूबाजूला बसले विजय मधुमत्त काश्यप मंगल कुल सुराजी कालिय भद्र दंतवक्त्र सुमाग्र असे ते नाना प्रकारच्या मनोविनाद करणाऱ्या गोष्टी मोठ्या आवडीने महात्मा देवाला सांगू लागले अशी एक गोष्ट चालली असता राम त्यानं भद्रा आज काल नगर देश लोकतंत्र चलता नगरवासी ग्रामवासी लोक सीता लक्ष्मण भरत को गोषी बोलता शत्रुघ् विषय कई कई मात बोलता वना राज्य का राज्य लोग बोलने खावी लगता भद्रा हाथ जोड़े राजन नगरवासी लोकानोटी शुभ गोषी आज काल सौम्या पुरुष श्रेष्ठा दशग्रीवाला मारून जो विजय तू प्राप्त केलेला त्याच्याच विशेष करून गोष्टी नगरवासी लोक बोलतात भद्रसे म्हणाला रा, तेव्हा राम म्हणाला रा। जसे असेल तसे सर्व तू काही बाकी न ठेवता सांगवासी लोकांच्या तोंडी शुभ अशुभ कोणत्या गोष्टी आहेत ते ऐकून मी शुभ करेन अशुभ करणार नाही तू विश्वास बाळगून निर्भयपणे आणि निश्चिंतपणे पूरवासी लोक काय म्हणतात ते आणि ग्रामवासींच्या तोंडीत कोणत्या गोष्टी आहे ते सांग राम असे गोडपणे बोलला तेव्हा भद्राने हात जोडून स्थिर चित्ताने महाबाहूला उत्तर दिले राजन पौरव चौका चौकात बाजारात रस्त्यात वना उपवनात काय शुभ अशुभ बोलतात ते ऐक ते म्हणतात रामाने समुद्रावर सेचू बांधा हे केवढे दुष्कर कार्य केले पूर्वी देवाने किंवा दारवाने सुद्धा असे केलेले ऐकिवत नाही कोणालाही न आवडणारा रावण सैन्य आणि वाहने यासह मारला गेला वानरांना वृक्षांना आणि राक्ष वश केले रावणाला युद्धात मारून सीतेला तेथून काढून घेऊन आणि तिच्याविषयीचा मनातून काढून टाकून तिला पुन्हा रामाने घराकडे आणले पण पूर्वी रावणाने बळजोरीने आपल्या अंकावर घालून नेलेल्या सीतेच्या संभोगाचे त्याला सुख काय होणार पूर्वी लंकेला नेऊन अशा के ठेवलेल्या आणि राक्षसांच्या पंजात असलेल्या सीतेविषयी रामाला तिटकारा कसा वाटत नाही त्याचे अनुकरण करतात अशा नाना प्रकारच्या गोष्टी राजन नगरवासी आणि ग्रामवासी लोक सर्व नगरात आणि बोलतात त्याचे बोलणे ऐकून राम अत्यंत दुःखी होऊन सर्व सुरुधाना म्हणाला मला याने असे का बरे बोलावे तेव्हा सर्वानी भूमीला लावून नमस्कार करून दीन झालेल्या रामाला म्हटले हे असेच आहे यात संशय नाही सर्वजणांनी उच्चारले हे शब्द ऐकून शत्रुदमन काकुतसे रामाने मित्रांना उत्तर दिला उत्तरकांडाचा त्रेचाळीसावा सर्व समाप्त